पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग सोळावा कलकत्त्याची स्वारी ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर अखेर जबलपुर, मद्रासेकडे एक महिनाभर राहून दसरा झाल्यावर आम्ही मद्रासहून परत आलो व आठ दहा दिवस पुण्यात राहून मग कलकत्त्यात जाण्याकरता निघालो वाटेनी भुसावळ जबलपूर वगैरे ठिकाणी मुक्काम पडले त्यात जबलपूरात एक दिवस जास्त राहून नर्मदेचा प्रसिद्ध धबधबा पाहण्यास गेलो टांग्यातून उतरल्यावर नावेत बसून धबधबा व त्याच्या भोवतालचा अतिशय रमणीय देखावा पाहिला तो देखावा पाहून ईश्वराच्या अगाध कृतीबद्दल अंतःकरण आश्चर्यचकित व थक्क होऊन गयाग तेथून निघून आम्ही प्रयागास आलो व दारागंजात उतरलो दुसऱ्या दिवशी दशाश्व जाऊन गंगेची भांडी भरून घेतली मग तेथून एका नावेत आम्ही सर्वजण बसलो व त्रिवेणी संगमाच्या मधोमध मोठमोठे लाकडी चौरंग टाकले आहेत त्याज उतरलो वेनिदान करावेसे नाही असा स्वतःचा निश्चय होता जवळ दुसऱ्या सौरंगावर एका बाईचा वेनिदानाचा समारंभ होत होता तो पाहून परत फिरलो व दुसरे दिवशी काशी आलो काशी पुढे कलकत्त्या जाण्याची घाई असल्यामुळे काशीसही दोन दिवसावर आम्हीच राहता आले नाही काशीस पोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भगीरथीचे स्नान करून विश्वेश्वर मंगलागौरी अन्नपूर्णा काळभैरव वगैरेचे दर्शन घेऊन मी परत आले दुपारी तेथील तऱेत भांडी व कपडे खरेदी करून संध्याकाळी एका भाड्याची नाव करून तीत बसून आम्ही अशीपासून वरुणेपर्यंत सर्व घाट व देवळे पाहून रात्री नऊ दहा वाजता घरी आलो रात्र चांदनी व भोतलचा देखावा रमणीय असल्यामुळे आणि विशेष करून काशी क्षेत्राबद्दल पवित्र भावना व पूज्य बुद्धी त्यात भर पडल्यामुळे ती वेळ व तो देखावा चिरस्मरणीय होऊन राहिला कलकत्ता भयान बंगला दुसऱ्या दिवशी आम्ही कलकत्त्यास गेलो तेथे -ते धरमटोल्यावर एक भाड्याचा बंगला घेऊन राहिलो हा बंगला फार मोठा होता खरा पण पुष्कळ जुना असून कंपाऊंडात विहीर बाग झाडेजुडे इत्यादी काही नसल्याने अगदी उजाड ओसाड दिसे त्यामुळे या बंगल्यात राहिल्याने मनाला करमणूक व आनंद वाटण्याचे एक राहून उलट उद्विग्नता आली व तो दिवस फार कंटावाना गेला संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर विचारले तू आज काय केलेस मी जरा कंटाळल्यासारखे म्हटले काही केले नाही करावायचे काय आधी जागा नवी कोणाची ओळख नाही बंगला म्हणून जो घेतला आहे तरी मन रमण्यासारखा असावा तर तेही नाही झाडे फुले वेली यातही मनुष्याचे मन काही वेळेतरी रमते पण त्यापैकी येथे काहीच नाही उलट जिकडे पाहावे तिकडे भनबडीत व ओसाड घरात सुद्धा काही करण्यास मन लागत नाही बरे भाडे तरी थोडे आहे तेही पुष्कळच असा बंगला का घ्यावा यापेक्षा आपण दुसरे घर जरा चांगले व योग्यतेला शोभेल असे घेऊ भाड्याचा खर्च व्हावायचा तितका होऊन फुकट राव्यासारास दिसत आहे वगैरे पुष्कळ पण ऐकू जाण्यासारखे बोलले घर जुने असून तळघरात कोल्ह्या दिवसासुद्धा भयंकर ओरडतात बाहेर जाणाऱ्या माणसांचे ठीक पण घरात राहणाऱ्या माणसांचा दिवस उदास कंटाळावाना जातो वाचन व निसर्ग सौंदर्य यात मन रमवावे हे सर्व बोलणे ऐकून घेऊन शांतपणे उत्तर दिले बाग बगीचे व झाडे झुडपे का कोठे मनाचे रंजन करतात वाचनासारखे साधन ज्यांच्यापाशी आहे त्याने अशी कुरकूर करू नये वाचना इतके आनंद व समाधान देणारे दुसरे काही नाही एका जातीच्या पुस्तकाचा कंटाळा आला तर दुसरे पुस्तक घ्यावे कविता वाचाव्यात अगर पोथी वाचावी फार वाचून मन तर थकले तर ईश्वर निर्मित बाग बगीचे पाहण्यात जावे तुला काय साधन नाही गाडी जोडून फिरावेत जावे म्हणजे थकलेल्या मनाला विश्रांती मिळते मनुष्यानी केलेल्या बागा वगैरे कृतीने जर मनाला आनंद व करमणूक होते तर ईश्वराच्या कृतीचे म्हणजे सृष्टीसौंदर्याचे मनन केले तर त्याच्या योजकपणाने अगाधपणाने व दयाळूपणाने आमा प्राणी मात्राला किती सुखाची साधने होऊन राहिली आहेत हे मनात येऊन मन थक्क होते व अंतःकरण सद्गतीत होते पण तुरतं तुझे मन अण्णासाहेबांच्या दुःखाने उदास झाले आहेत म्हणून आताशा तुला कशातच करमणूक वाटत नाही तुझ्या मनालाच काहीतरी काम देतो म्हणजे झाले उद्या तू या ओसाट दिसणाऱ्या जागेला शोभा आणण्याचे मनात बंगल्यात बाग लावावी हे ऐकून मला हसू आले मग मी म्हटले नुसते मनात जागेला शोभा कशी येईल यावर स्वतः म्हटले मी आधी काय म्हणतो ते ऐकूनच घे उद्या सकाळी चार मजूर लावून तुला जेवढी बाग करावायची असेल तेवढी जागा आखून देऊन त्यांच्याकडून खरून काढावू व त्यात वाफे करून मेथी कोथिंबीरचे बी शिवाय या ऋतूमध्ये येणाऱ्या फुलझाडांचे थोडेसे बी आणून टाक म्हणजे करमणूक व उपयोग दोन्ही होतील या बागेला पाणी तू घालीच जा म्हणजे अनायसे व्यायाम होईल मी घरी आल्यावर संध्याकाळचे वाचन आपण या तुझ्या बागेतच करू बंगाली वर्तमानपत्र असे म्हणून दुसऱ्या दिवशी मला उठण्यावर वर आठवण दिली मीही सांगितल्याप्रमाणे मजूर बोलावून आणून संध्याकाळपर्यंत काम करून घेतले संध्याकाळी स्वतः घरी आल्यावर आम्ही गाडीतून फिरावेस गेलो व येत्यावेळी थोडेसे फूल झाडांचे बी घेऊन आलो पुढे एक दोन दिवसांनी या नवीन केलेल्या बागेत खुर्च्या टाकून संध्याकाळचे वाचन वाचित बसलो इतक्यात एक बंगाली वर्तमानपत्र वाटणारा मनुष्य आला व पत्र सुरू करावायचे आहे काय असे विचारू लागला मी गाईने म्हटले बाबा आम्हाला पत्र नको बंगाली वाचता येत नाही मग उगीच पत्र कशाला घ्यावायचे त्या मनुष्याने माझ्या बोलण्याकडे लक्ष देता स्वतःकडे पाहून पुन्हा विचारले तेव्हा त्याला सांगितले आज आणलेलं पत्र असू दे उद्यापासून आणू नको पुढच्या सोमवारी घेऊ नये मग सुरू करू हे ऐकून मला जरा चमत्कारिक वाटले पण उगीच बसले तो मनुष्य निघून गेल्यावर स्वतः माझ्याकडे पाहून म्हटले ज्यांच्या गावात येऊन चार दोन महिने राहावायचे त्यांची भाषा मला समजत नाही असे म्हणाव्यास मला तर लाज वाटली असती मी म्हटले जी आपली भाषा नाही ती येत नाही म्हणाव्यास लाज कसली आता यापुढे शिकाव्याचे मनात आणले तर जमावे कसे व शिकविणार तरी कोण स्वतःला बंगाली अक्षर ओळख मात्र होती पण चांगले वाचता येत नव्हते हो हे मला माहीत होते म्हणून मी मुद्दा म्हणले बरेतर, मी शिकावे असे मनात असल्यास उद्यापासून स्वतः शिकवावे माझी तयारी आहे दुसऱ्या कोणाजवळ मात्र मी शिकणार नाही हे ऐकिले तेव्हा खरे म्हटले नेहमीप्रमाणे काहीतरी थट्टेने बोलावायचे किंवा उत्तर द्यावायचे पण आज त्या जागी काही न बोलता विचारच करीत असलेला चेहरा दिसला मी मनातल्या मनात अगदी ओशाळले माझ्या बोलण्याचा राग तर आला नाही ना असे वाटले पण या संबंधाने काहीच बोलणे झाले नाही बंगाली व इंग्रजी पुस्तके तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी चहा घेतल्यावर नित्याप्रमाणे फिराव्यात जागे झाले परंतु घरी येण्यास नित्यापेक्षा उशीर झाला म्हणून मी वाट पाहत बसले होते इतक्यात येणे झाले बरोबर एक शिपाई होता त्याच्या हातात लहान अशी दहा पंधरा पुस्तके होती ती त्याने टेबलावर ठेवली मी जवळच उभी होते त्यातून एक दोन पुस्तके उडून पाहिली तो ती बंगाली व इंग्रजी होती ही पुस्तके कशाला आणली असे माझ्या तोंडून निघणार तोच आदल्या दिवशीची आठवण होऊन मी गप्प बसले स्वतःचे घामाने भिजलेले कपडे काढून घेऊन दुसरा सतरा घालण्यास दिला व पिण्याचे दूध आणाव्यास दाना दानार, तोच सांगितले बुके थोडी मोजून घेऊन या मनुष्याला चिठ्ठीप्रमाणे पैसे देऊन टाक बरे बाजारात जाण्याचा पहिला प्रसंग मी होय म्हणून लागली चिठ्ठीप्रमाणे बुके मोजून घेऊन पैसे देऊन टाकले मग पिण्याचे दूध आणून दिले ते पिऊन झाल्यावर टेबलावरचे एक बुक घेऊन ते स्वतःच आणण्यास आरंभ केला मी त्या दिवाणखाण्यात दूर एका खुर्चीवर वर्तमानपत्र वाचित बसल होत पण मधूनमधून काय चाललत होते कारण इतकी पुस्तक ती स्वतः जाऊन खरेदी याचा उद्देश माझ्या ध्यानात येईना स्वतः बाजारात जाणे किंवा जिन्नस खरेदी करीच माहीत नव्हतं साऱ्या जन्मा स्वतः बाजार करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता मूळी पैसा हातात घ्यावायचा नाही व जवळ बाळगावायचा नाही हा मुख्य नियम असायला पाठी पेन्सिल आणवली अकरा वाजेपर्यंत हि पुस्तक चालण झाली काही पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला पण शिकून बरेच दिवस झाल्यामुळे विसर पडला होता त्यामुळे अक्षरे लागेनाच असे दिसले अकरा वाजता स्वयंपाक तयार आहे असं मी म्हटल्यावर स्नानात उठणे झाले जाता जाता शिपायला सांगितले मी जेवून परत येईपर्यंत तू बाजारात जाऊन एक स्लेट व पेन्सिल घेऊ नये वेळ लावू नको जेवणहून पुन्हा दिवाणखाण्यात आल्यावर आणलेली पाठी हातात घेतली व त्या पुस्तकापैकी एक पुस्तक हातात घेऊन पाठीवर मुळाक्षरे काढण्याचा क्रम सुरु केला तोपर्यंत नेहमीसारखे मधूनमधून काहीतरी विनोदाने चेष्टेने बोलावायचे पण ते आज काहीच नाही सगळे लक्ष या नवीन वाचनाकडे वेधले होते संध्याकाळी गाडीतून फिरावयास जाण्याच्या आधी जे पुस्तक वाचायस अडत होते त्याचा धडा मोठ्याने भराभर वाचला आणि ते पुस्तक खाली ठेवले आणि पोशाख केला आम्ही गाडीतून दोघे गे फिराव्यास गेलो इकडच्या तिकडच्या पुष्कळ गोष्टी बोललो पण सकाळच्या पुस्तकांबद्दल विचारण्यास मला धीर होईना स्वतःच्या बोलण्यात मात्र एकदा सहज उद्गार निघाला की आज बंगाली वाचण्यास सगळा वेळ घालविल्यामुळे माझे रोजचे काम काही झाले नाही मनावरचा भार कमी झाला हे ऐकून मी काहीच उत्तर दिले नाही पण माझे मला वाईट वाटले की माझ्या कालच्या बोलण्याने आज इतकी दगदग पडली बंगाली शिकण्याची टळाटाळी करण्याकरताच मला स्वतः शिकविले तर दुसरा मी शिकेन दुसऱ्याजवळ शिकणार नाही असा माझा बोलण्याचा हेतू होता कारण मी नुसते होय म्हणले असते तर बंगाली मास्तर कोणीतरी आणला असता पण मला ते आवडले नाही कारण एकतर मला लहानपणापासून शाळात ठाऊक नव्हती व स्वतःशिवाय कोणत्याही पुरुषाजवळ शिकण्याचा प्रसंग नव्हता आता स्वतःला वेळ नसल्यामुळे व बंगाली शिकून पुष्कळ दिवस झाल्याने आता विसरून गेल्यामुळे शिकविण्यास कुणीतरी मनुष्य ठेवण्याची वेळ येईल ती टाळावी या बुद्धीनेच मी आदल्या दिवशी बोलून गेले पण या शब्दांची इतकी ईर्षा वाटून दुसरा संबंध दिवस उजळणी करण्याकडे घालविला याबद्दल मला पच्छताप होऊन चोरट्यासारखे झाले रात्री बोलता बोलता अस्पष्ट शब्दांनी तसे काही मी बोलले व तेवढ्याने माझ्या मनावरील भार कमी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी फिराव्या जाण्याच्या आधी पाटी घेऊन व तिजोड बंगाली मूळ अक्षरे काढून मला दिली व एक दोनदा वाचावयास सांगून मी घरी येण्यापूर्वी ही अक्षरे तयार करून ठेव असं सांगितले परत येईपर्यंत मी सर्व अक्षरे तयार करून पुन्हा काढून ठेवली व आपल्या कामाला गेल हजामाला गुरु केले स्वतः घरी घेऊन नित्याप्रमाणे सर्व झाल्यावर हजामत करवीत असत स्वतः एक बंगाली बुक हातात घेऊन मोठ्याने वाचायला सुरुवात केली व जो शब्द अडेल त्याचे अक्षर व उच्चार त्या हजामाला विचारा असा क्रम चालला होता मी जवळच्या खुलीत वासीत बसले होते तेथे ते दिवाणखाण्या दुसरे कोणी बोलत आहे असे मला ऐकू आले तेव्हा कोणीतरी भेटाव्यास आले आहे असे समजून ते कोण आहे हे पाण्यास मी उठले व पाहते दुसरे कोणी आले नसून बंगाली पुस्तक हातात घेऊन स्वतः मोठ्याने वाचन चालले होते व जवळ असलेला हजाम शब्दांचे उच्चार व अर्थ सांगत होता शिष्याची सेवा करणारा गुरु हे पाहून मात्र माझे हसूर आहे तो मनुष्य निघून गेल्यानंतर लागलीच मी पुढे जाऊन म्हणले मास्तर तर फार छान मिळाला स्त्री दत्तानी जसे 24 गुरु केले होते तसे इकडच्या गुरुंची यादी कराव्या जर मला कोणी सांगितले तर या गुरुचे नाव पहिले घालेन पूर्वी गुरुपाशी शिकावायचे म्हणजे त्यांची सेवा करावी लागे असे म्हणतात पण हा गुरु बेचारा उलट इकडचीच चाकरी करीत असे म्हणून याचे नाव पहिले पाहिजे मला बंगाली शिकवण्याची तसदी अशा रीतीने एवढ्या मोठ्या वयात आपण स्वतः शिकून मला शिकविण्याचा क्रम ठेवलेला पाहून माझे मलाच अतिशय नवल वाटले व मी पूर्वी उच्चारलेल्या शब्दांमुळे स्वतःला ईर्ष्या येऊन अनेक तर्णे व्यवसाय जबाबदारीची कामे इतकी चालू असताना त्यातल्या त्यात वेळ काढून मला बंगाली शिकवण्याकरताच आपण बंगाली शिकण्याची तजदी घेतली दीड महिन्यात बंगाली वाचता आले याप्रमाणे बंगाली वाचण्याचा क्रम ठेवल्यावर महिना दीड महिन्यांनी मला चांगले वाचता येऊ लागले कंपौंडात केलेल्या बागेत मेथी व कोथिंबीर दाट उगवली असून इंग्रजी फुलझाडांना फुले आली होती त्या ठिकाणी खुर्च्या टाकून आम्ही बसलो असताना काही आठवड्यापूर्वी जे बंगाली वर्तमानपत्र नको म्हटले होते तेच आता सुरू करून दररोज तेथे ते वाचण्याचा क्रम ठेविला शिवाय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास सुरू होताच कलकत्त्याहून परत येताना विषवृक्ष दुर्गेश नंदिनी आनंदमठ वगैरे आणखी काही कादंबऱ्या घेऊन आम्ही परत आलो